सर्ग नम श्री वाल्मिकी मुनी पुढे म्हणाले पुत्रस्नेहामुळे ज्याचे डोळे भरून आले अशा दशरथाचे ते भाषण ऐकून विश्वामित्राना फार राग आला आणि ते विश्वामित्रमुनी त्याला म्हणाले हे राजा आपण सांगाल ते मी करीन अशी आरंभी प्रतिज्ञा करून नंतर त्या प्रतिज्ञेचा भंग करणे म्हणजे सिंहासारखा आवर्ण नंतर हरिणासारखे वर्तन करण्यासारखीच हे रघुनंदना आयोग्य जीवन घर महात्मा विश्वामित्र दशरथ दश्रत राजा क्रोधाने संताप ले म्हणजे पृथ्वीपती दशरथ शाप देतात की काय आणि या भयाने ती पृथ्वी कंपित झाली तसेच देवही भयग्रस्त झाले जगनमित्र मुनिश्रेष्ठ विश्वामित्र क्रोधाने व्याप्त झाले असल्याचे वशिष्ठ मुनीही जाणले परंतु स्थिर चित्त आणि स्थिर बुद्धी वसिष्ठाने त्या विश्वामित्रावर प्रतिक्रोध न प्रकट न करता ते वशिष्ठ मुनी दशरथाला उद्देश म्हणाले अहो दशरथ महाराज ईश्वरकुमोशामध्ये जन्म घेतलेले आपण मूर्तीमंत असे धर्मच आहात आपण बुद्धिमंत आणि त्रैलौक्यातील सर्व गुणांनी संपन्न असून शिवाय धैर्यवान आणि कुलव्रताचे व्याहत पालन करणारे आहात धर्माचरण आणि यश यामुळे त्रैलौक्यात आपण विख्यात आहात म्हणून स्वधर्म परिपालन हे आपले कर्तव्य आहे दिलेल्या वचनाचा भंग करणे आपणाला उचित आहे तेव्हा असे एकदा आश्वासन दिल्यावर त्याप्रमाणे न वागणे हे धर्मसंमत तर नाहीच पण शिवाय इष्टपूर्ता म्हणजे यज्ञादी मधील दान आणि लोक कल्याणकारक अशी अन्य कर्मे मिळून होणारी सर्व कार्य कर्मे केल्यापासून निर्माण होणाऱ्या पुण्याची हानी करणारे असे ते वर्तन ठरणारे यासाठी मला वाटते ते असे की आपण या मुनिव्या बरोबर रामाला योग्य आहे ईश्वाकोशांच्या जन्म घेऊन हे दशरथ राजा आपल्यासारख्या महापराक्रमी राजाने जर वचन न पाळले तर आपल्या प्रजाजनांकडून तरी वचने पाळली जातील काय आपल्यासारख्या महाराजाने घालून दिलेल्या उदाहरणांचेच सर्वसामान्य लोक अनुकरण करीत असतात म्हणून महात्म्या हे कधीही व्यवहार मर्यादेचे उल्लंघन करीत नाही यासाठी हे राजन आपण आपले वचन पालन करण्याचे टाळू नको इंद्राच्या नगरीमध्ये अग्निने ज्याप्रमाणे आपला चौफेर कोट करून अमृताचे रक्षण केले त्याप्रमाणे हा मुनीश्रेष्ठ आपल्या तेजाने रामाचे रक्षण करण्याला समर्थ आहे रामाला अस्त्रविद्या येत असो वा नसो त्याच्या सुरक्षितते संबंधी विश्वामित्र बरोबर असताना चिंता करण्याचे कारण नाही त्या परिस्थितीत रामाशी संघर्ष करणारा राक्षस समर्थ नाही कारण विश्वामित्रांचे देश काही सामान्य नाही हा साक्षात धर्मच आहे पराक्रमी पुरुषांमध्ये अग्रगण्य असामान्य बुद्धिमत्ता असणारा आणि तपस्वी पुरुषांमध्ये मुकुटमुनी शोभणारा असा हा विश्वामित्र मुश्रेष्ठ आहे यांच्यामध्ये अस्त्रविद्येचे ज्ञान अखिलत्र इलक्यामध्ये अन्य कोणाही पुरुषाल नाही इतकेच नाही तर ह्यांच्या एवढे ज्ञान संपादन करणेही कोणाला केव्हाही शक्य होणार नाही माणसांची गोष्ट तर राहूद्याच पण देव ऋषी असुर राक्षस नाग यक्ष गंधर्व यापैकी एकही या मुनिश्रेष्ठाची बरोबरी करू शकणार नाही पूर्वी जेव्हा हे विश्वामित्र राज्यावर आरूढ झाले तेव्हा प्रत्यक्ष रुद्राने आपल्या जवळची हो अजिंक्य अशी अस्त्रे विश्वामित्रांना त्यांच्या तपश्चर्यामुळे संतुष्ट होणार केली ती अस्त्रे रुद्राप्रमा संहार कर अस्त्रे महातेजस्वी महापराक्रमी सैनिक प्रमाण विश्वामित्री से नित्य सिद्ध जया सुप्रभा हाथ दक्षा दोन लावण्यों सुकन्या की सुकन्यान ला प्रत्येकी पन्ना पुत्र पुत्र शरीर धीप्पाड़ी तेज और वीर्य असामा मनोगति इच्छे ने इच्छेनुसार संचार करता असुरंचा विश्वामित्रमुनीचे विश्वा विश्वा अद्भुत तेज असून ते योग बलामुळे त्रिकाल ज्ञानी आहे यासाठी रामाने विश्वामित्रमुनीच्या बरोबर जाण्या संबंधातला आपल्या मनात निर्माण होणारा खेद मनातून काढून टाका विश्वामित्रांसारख्या महासत्वस्थ मुनिंद्रांच्या सानिध्यात असणारा मनुष्य अमर होतो तेव्हा प्रभावी विश्वामित्रांच्या कडून रामाचे रक्षण केले जात असता क्षुद्र राक्षसांपासून त्या रामाला भय प्राप्त होईल अशा विचाराने आपल्याला विषाद वाटण्याचे खरोखर कारण नाही इतिश्री वासिष्ठ महारामायणे वैराध्य